अध्याय तेरावा ध्रुवन व अंगराजाचे चरित्रि मुलेला ध्रुवाचा विष्णू पदावर होण्याचा वृत्तांत ऐकून विदुराच्या हृदयात भगवान विष्णूंच्या भक्तीचा उद्रेक झाला आणि त्याने पुन्हा मैत्रियाना प्रश्न विचारण्यास आरंभ केला विदुराने विचारले भगवतपरायण मुने हे प्रचिता कोण होते कोणाचे पुत्र होते अंशा प्रसिद्ध होते आणि त्याने केला होता। नारद परम भागवतरियादेश ज्यादा प्रचेता गण स्वधर्मा से आचरण करता करता भगवान यज्ञ आराधना करीत होते भक्त श्रेष्ठ नारदान ध्रुवाच गुणगान के ब्रह्मन तेथे त्यांनी कथांचे वर्णन केले होते ते संपूर्ण मला ऐकवा ते ऐकण्याची माझी आहे मैत्रिय म्हणाले महाराज ध्रुवून गेल्यानंतर त्याचा पुत्र उत्कल याने आपल्या पित्याचे सार्वभौम वैभव आणि राजसिंहासन यांचा स्वीकार केला नाही तो जन्मापासूनच शांत चित्त आसक्ती शून्य आणि समदर्शी होता तसेच तो संपूर्ण लोकांना आपल्या आत्म्यामध्ये आणि आपल्या आत्म्याला संपूर्ण लोकांमध्ये व्याप्त असल्याचे पाहत असे त्याच्या अंतकरणातील अखंड योगाने आपल्या आत्म्याला विशुद्ध ज्ञानरूप आनंदमय आणि सर्वव्यापी पाहत होता त्यावेळी तो स्वरूपात लीन झाल्यामुळे त्याला आपल्या आत्म्याहून वेगळे असे काहीच दिसत नव्हते तो अज्ञानी लोकांना रस्त्यात मंद आगीप्रमाणे मूर्ख आंधळा बहिरा बेडा किंवा मुका वाटत होता परंतु वास्तविक तो तसा नव्हता म्हणून कुलातील ज्येष्ठांनी तसेच मंत्र्यांनी त्याला मूर्ख आणिपुत्र बत्सर याला राजा बनवले बत्सराची प्रिय पत्नी स्वरविथी हिला पुष्पार्ण तिग्मकेतू ईश ऊर्ज वसू आणि जय नावाचे सहा पुत्र झाले पुष्पार्णाला प्रभा म्हणजे दिवस आणि दोषा म्हणजे रात्र नावाच्या दोन पत्न्या होत्या त्यापैकी प्रभेला प्रात म्हणजे सकाळ मध्यम दिन म्हणजे दुपार आणि सायम असे तीन पुत्र झाले दोषाला प्रदोष म्हणजे तिन्ही सांज निशिथ म्हणजे मध्यरात्र आणि विष्ट म्हणजे पहाट असे तीन पुत्र झाले विष्ठाला पत्नी पुष्कर्णीपासून सर्व म्हणजे सूर्य नावाचा पुत्र झाला त्यालाच आपुती नावाच्या पत्नी पासून चक्षु नावाचा पुत्र झाला अतिरात्र प्रद्युम्न शिबी आणि उन्मुख असे बारा सत्वगुणी पुत्र झाले त्यापैकी उन्मुखाला पत्नी पुष्कर्णी पासून अंग सुमना ख्याती क्रतू अंगिरा आणि गय असे सहा पुत्र झाले अंगाची पत्नी सुनी वेन याला जन्म दिला त्याच्या दुष्टपणामुळे उद्विग्न होऊन राजर्षी अंग नगर सोडून निघून गेला विदुरा मुनिराजाने वेनाला शाप दिला आणि त्यांच्या वाढीरूप वज्राने जेव्हा तो मरण पावला तेव्हा कोणीच राजा नसल्याने चोर दरडेखोरांचा प्रजेला फार त्रास होऊ लागला हे पाहून त्यांनी वेनाच्या उजव्या हाताचे मंथन केले त्यापासून विष्णू ब्राह्मण होता अशा अंगाला वेनासारखा दुष्टपुत्र कसा झाला ज्यामुळे दुखी होऊन त्याला नगर सोडावे लागले धर्मन्न मुनीश्वरांनी शापरूप ब्रह्मदंडाचा प्रयोग करावा असा राजदंड धारण करणाऱ्या वेनाचा तरी कोणता अपराध होता राजा आपल्या अंगी आठ लोकपालांचे तेज धारण करीत असतो म्हणून प्रजापालक राजाने काहीही पाप केले तरी सुद्धा प्रजेने त्याचा तिरस्कार करू नये ब्रह्मन आपण भूत भविष्य गोष्टी जाणणाऱ्यांमध्ये सर्वश्रेष्ठ आहात म्हणून आपण श्रद्धाळू भक्त अशा मला सुनीताचा पुत्र वेन याची सर्व कृत्ये राजन आम आहुति जी ध्रुत इत्यादि हवन करीत आहो देव स्वीकार करीत नहीं राजा अपनी होम सागरी दूषित नहीं कारण आपण ती मोठ्या श्रद्धेने जमवलेली आहे तसेच वेदमंत्र सुद्धा कोणत्याही प्रकारे बलही प्रयोग करणारे ऋतु करणाऱ्या पालन करीत आहेत या यज्ञात देवांचा जरासाही अपराध झाल्याचे दिसत नाही असे असतानाही कर्माध्यक्ष देव स्वतःचा भाग का घेत नाही मैत्री म्हणतात पृथ्वीजांचे म्हणणे ऐकल्यानंतर माझ्याकडून असा कोणता अपराध घडला आहे हे आपण सांगावे सदस्य म्हणाले राजन या जन्म आपल्याकडून कोणतेही पाप घडलेले नाही पण पूर्वजन्मीचे काही पाप अवश्य असावे त्यामुळे आपण सर्व गुण संपुत आपल्याला अवश्य पुत्र देतील जर संतानासाठी साक्षात यज्ञ पुरुष श्रीहरीना आवाहन केले तर देव आपण होऊन आपापला यज्ञ भाग ग्रहण करतील भक्त जी जी इच्छा करतो त्यांची ज्या प्रकारे आराधना केली जाते त्याप्रमाणे ऋत्वजाने शिपीविष्ण नामक श्रीविष्णूंना पूर्वास समर्पण केला अग्निमध्ये आहुती देताच अग्नि कुंडातून सोन्याचा हार आणि शुभ्र वस्त्राने विभूषित एक पुरुष प्रगट झाला त्याने एका सुवर्णपात्रात सिद्ध झालेली खीर घेतलेली होती उदारबुद्धी राजा अंगाने स्वतः तिचा वास घेऊन आनंदाने राणीने ती पुत्रप्रदायीने खीर घाऊन आपल्या पतीच्या सहासाने गर्भधारण केला त्यामुळे यथासमय तिला एक पुत्र झाला तो बालक बाल्यावस्थेपासूनच अधर्माच्या वंशात उत्पन्न झालेल्या आपल्या आजोबांच्या मृत्यूच्या वर्णावर गेला होता सुनीत हा मृत्यूची बाण चढवून वनात जात असे आणि व्याधाप्रमाणे बिचाऱ्या पशूंची हत्या करीत असे त्यांना पाहताच लोक वेन आला असे म्हणून ओरडत असत तो असा क्रूर आणि निर्दय होता की मैदानात खेळताना मुलांना तो पशुंप्रमाणे प्रवृत्ती पाहून विविध प्रकारे सुधारण्याचा प्रयत्न केला परंतु तो त्याला सन्मागावर आणू न शकल्याने त्याला फार दुःख झाले तो मनात म्हणू लागला ज्या गृहस्थांना पुत्र नाही त्याने निश्चितपणे पूर्वजन्मी श्रीहरीची आराधना केली असली पाहिजे म्हणूनच त्यांना कुपुत्राच्या दुष्पृत्याने होणारे असलेस सहन करावे लागत नाही संपणारी चिंता लागून राहते आणि घरही दुःखदायी होते अशा आत्म्याचे मोहमय बंधन असणाऱ्या फक्त नावाच्या संतानासाठी कोणता शहाणा पुरुष लालचावे मी तर सुपुत्रापेक्षा कुपुत्राला चांगला समजतो कारण सुपुत्राला सोडताना फार क्लिश होतात झोप आली नाही त्याचे चित्त घराला कंटाळले तो मध्यरात्री उठला आणि गाड झोपलेल्या वेनाच्या आईला सोडून कोणालाही कळू न देता ऐश्वर्याने भरलेल्या राजमहालातून बात मनात गेला महाराज विरक्त गेले हे सर्व प्रजाजन, पुरोही, मंत्री, अत्यंत हो सहस्य न जागवता शोध घवामीं काोध लगेराश हो नगर लेकर आणि तेथे जे मुनीजन एकत्रित झाले होते त्यांना त्यांनी प्रणाम करून अश्रू भरल्या नेत्रानी महाराज न सापडल्याचा वृत्तांत सांगितला अध्याय तेरावा समाप्त